वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग बावीसावा त्याचा तो प्रचंड घोष कानावर पडता प्रभू यमराज आपल्या सैन्याचा नाश, नाश होऊन शत्रुविजयी झाला हे समजला आपले योद्धे मारले गेले हे जाणून क्रोधाने त्याचे डोळे लाल झाले आणि तो झटकन सारथ्याला म्हणाला माझा रथ त्याच्या सारथ्याने दिव्य महारथ उभा केल्यावर तो महा तेजसंपन्न यमराज उभा होता तो रथात आरूढ झाला त्याने आपल्या हाती प्रा मुर ह्याच्या योगाने हे अव्यय त्रैरोक्य नष्ट होते तो मृत्यू त्याच्या पुढे बसला त्याचा कालदंड मूर्तीमान होऊन त्याच्या बाजूला बसला तो दंड म्हणजे यमाचे तेजाने अग्निप्रमाणे जळणारे दिव्य आयुष होते सर्व लोकांना भयावय असणारा काळ असा क्रुध झालेला बहून तीनही लोक खळबळून गेले आणि देवांचा थरकाप झाला रमणीय शोभा असणाऱ्या घोड्याना सारख्याने प्रेरणा दिली आणि जेथे रण सुरु होते त्या ठिकाणी मृत्यू बसलेला तो विकृतर पाहताच राक्षस राजेचे सचिव एकदम पळत सुटले कारण त्यांचे बळ अल्प होते त्यामुळे त्यांचे भान नाही ठेवून ते भया आपण याचे युद्ध नाही करू शकणार असे म्हणून ते इकडे तिकडे पळून गेले पण तो लोकांना भयाव वाटणारा तशा स्वरूपाचा रथ पाहून <coughs> दशग्रीवाची काही चलबिचल झाली नाही त्याच्या मनात भयपसले नाही येत क्रुद्ध होऊन रावणावर चढाई केली आणि रावणाच्या मर्मावर शक्ती आणि तोमर टाकून त्याने ती तोडली पण रावण मुळीच घाबरला नाही त्याने ढगाने पाण्याचा वर्षाव करावा तसा बाळांचा यमाच्या रथावर वर्षाव केला तेव्हा शंभर महाशक्ती यमाने उराव उरावर त्या उरा त्यायोगे राक्षस किंचित पीडित झाला आणि तो प्रतिकार करू शकला नाही अशा रीतीने शत्रुनाशक यमाने नाना प्रकारच्या आयुधाने शत्रूला रणात सात रात्री बेशुद्ध आणि युद्ध परागमू केले वीरा त्यावेळी यमाचे राक्षसाचे दोघांचे जयाची इच्छा ठरून समरातून पाय मागे न घेता तुमूल युद्ध झाले त्यावेळी देव गंधर्व सिद्ध श्रेष्ठ ऋषी हे प्रजापतीला पुढे करून त्या रणात गोळा झाले राक्षस राजा आणि मृतांचा राजा हे दोघे युद्ध करीत असताना प्रलय काळ आला असे लोकांना वाटू लागले इंद्राच्या वज्रासारखा प्रभाव असणारे आपले धनुष्य ओढून राक्षस राजानेही आकाशात किंचित देखील जागा राहणार नाही इतके बाण सोडले चार बाणांनी मृत्यूला सात बाणांनी सारथ्याला एक लक्षबाणने यमाला त्याने मर्मावर तडात तड ताडण केले त्यावेळी क्रुध्द झालेल्या यमाचा तोंडातून भडक त्या ज्वाळांचा धुरासह कोपरूपी आग्न निश्वास टाकत उत्पन्न झाला ते आश्चर्य म्हणून देव दानवांच्या संधीत असणारे मृत्यू आणि काळ हर्षभरीत झाले आणि त्यांना आविष्यटला त्यावेळी खूपच क्रुद्ध होऊन मृत्यू यमाला म्हणाला मला रडात मोकळे सोडा म्हणजे मी या पापी राक्षसाला मारून टाकतो आता राक्षस जिवंत राहणार नाही ही नैसर्गिकुद्र आणि बाण शास्त्रवेती राजसी गंधर्व मोठे मोठे नाग ऋषी सर्प दैत्य यक्ष आणि अप्सरागण यासह युगाच्या शेवटी होणाऱ्या परिवर्तनाच्या वेळी महासागरासह हो की महाराज ही पृथ्वी पर्वत नद्या वृक्ष यानं घेऊन विजयाला जाते हे आणि इतर पुष्कळजन जे वश करण्यास कठीण असे नष्ट होत मी पाहिलेत मग या एवढ्या राक्षसाची महती काय सज्जन धर्मज्ञा मला तुम्ही सोडा म्हणजे मी याला मारून टाकतो माझी दृष्टी पडलेला कितीही बलवा नसला तरी जिवंत राहत नाही अर्थात हे काही माझे बळ नव्हे ही निसर्गाने घातलेली मर्यादाच आहे काला मी याच्याकडे पाहताच हा क्षण भर जगणार नाही त्याचे शब्द ऐकून प्रताप धर्मराज मृत्यूला म्हणा तू थांब मी मारतो म क्रोधाने लालडोळे झालेल्या प्रभू यमराजाने अमोग कालदंड आपल्या हातावर झेलला त्याच्या बाजूला येऊन ठेवलेले कालपाश होते तसेच अग्नि आणि वीज यासारखा असणारा मुदगर मूर्तीमान उभा होता केवळ दर्शनाने जो प्राण्यांच्या प्राणांचे हरण करतो त्याने स्पर्श करता तुटून पडताच काय होणार नाही ज्वाला तो दंड जणू राक्षटले आणि दंड उगारलेल्या यमाला पाहून सर्व देवात खळबळ उडाली दे। त्या दंडाने रावणाला मारण्याची इच्छा करणाऱ्या यमाला पितान साक्षात दर्शन देऊन म्हणाले अतुल पराक्रम महाबाहू वैवस्था वैवस्वता दंडा दंडाने तू राक्षसा मारने योग्य हो वर दिया तू खोट करू नको शब्द जो खोटे करी तो देव अनुष्यो त्रैलोक्य खोटे के संशये तू क्रुद्ध हो सोले दंडाला प्रिय कि अप्रिय अक्याव हाला अत्यंत उग्र हो प्रजा संहार करी रावणाच्या मस्तकावर टाकू नये तो जर पडला तर कोणीही क्षणभर सुद्धा जगणार नाही हा त्याच्यावर पडून देखील तो राक्षस मेला नाही तरी मेला तरी दोन्ही पक्षी अंधृत घडेल म्हणून हा तू उगारलेला दंड लंकाधीशापासून मागे घे आणि लोकांविषयी जर तुला आस्था असेल तर मला खरा ठरव असे म्हटल्यावर धर्मात्मा यम त्याला म्हणाला हा मी दंड परत घेतला आपण तर आमचे प्रभु आहात पण मी आता रणात उतरला आहे तर आता याला वर मिळाल्यामुळे जर याला मारणे शक्य नाही तर मला काय करणे शक्य आहे या राक्षसाच्या दृष्टीतून मी नष्टच होतो असे म्हणून यमुराच्या आपल्या रथ घोड्यांसह तेथल्या तेथेच गुप्त झाला दशदेव मात्र आपल्या नावाचा जयघोष करीत पुष्पका चढून यम भवनातून निघून गेला वैवस्वत यमा ब्रह्मदेवांच्या नेतृत्वाखाली आलेल्या देवांच्या सह स्वर्गाला गेला महामने नारद हर्ष पावडे उत्तरकांडाचा बावीसावा स्वर्ग समाप्त